नमस्कार मैं वर्षा तुम्ही आवाज 107.8 रहा उसे एक, 107 एक मुलाकात मे अपन सर्व स्वागत है आज के कार्यक्रम खास पुंगे डॉक्टर प्रदीप तावे <laughs> सर आप धन्यवाद डॉक्टर प्रदीप तावरे सर कसे आहेत तुम्ही छान छान <laughs> मलाही आनंद वाटला तुमच्याबद्दल ऐकला की तुम्ही स्थायिक आहे आणि खूप सेवा करतायत लोकांचा तर एक मनात आनंद निर्माण झाला आणि वाटलं की तुमच्याशी बोलावा <laughs> मा, माझंही नशीब की तुम्ही मला इथं अव्यक्त व्हायला वेळ दिलात आणि एक मला नवी संधी दिली एक समाजामध्ये प्रॅक्टिस करता करता ह्या मीडियामधनं समाजासमोर व्यक्त करायचा एक नवीन अनुभव दिला <laughs> रेडियो पुणेरी आवाज जे लोक आता ऐकतात त्यांच्यासाठी तुमचा आवाज पहिल्यांदाच रेडिओ मार्फत जात आहे तर तुम्ही आपला परिचय द्या मी डॉक्टर प्रदीप तावरे आ, मी माझा जन्मच पुण्यात झाला माझं बेसिक शिक्षण दहावी पर्यंत मॉडर्न हायस्कूलमध्ये झालं पुण्यातली वेलनोन शाळा आहे पुण्यामध्ये जंगली महाराज रोडला त्यानंतर अकरावी बारावी नमावीमध्ये झाला त्यानंतर ग्रॅज्युएशनला माझं संगमनेरला ग्रॅज्युएशन झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवरा मेडिकल ट्रस्ट ट्रस्टमध्ये केलं मी त्यानंतर दोन हजार दोनमध्ये दोन, दोन हजार मेडिकल पास झालो आणि 2002 हजार दोनला राहणीत प्रॅक्टिस सुरू केली अच्छा आणि परिवारामध्ये कोण कोण आहे आई वडील माझं नशीब चांगलं की माझ्या परिवारामध्ये आमची जॉईंट फॅमिली आहे एकत्र कुटुंब आहे आणि आम्ही तिघ भाऊ आहोत तिघ भाऊ एकत्र एकत्र, एकत्र राहतो आणि त्याचं खरंच आम्हाला अभिमान आहे सर्वांना की आम्ही एकत्र राहतो आणि तीच ताकद आहे आमची असं मला वाटतं फार सुंदर कारण आजच्या काळात एकत्र राहणं हा पण एक सौभाग्य लागेल <laughs> हा आणि तो एक सौभाग्य पण आहे ते आणि खर काळाची गरज आहे म्हणजे ऍज अ डॉक्टर मी असं ऑब्झर्व करतो की खूप आजार माणसाला आयसोलेटेड फॅमिलीज म्हणजे न्यूक्लिअस फॅमिलीज मुळे खूप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स न कळत डेव्हलप होतात पण ते लक्षात येत नाहीत तुम्हाला जॉईंट फॅमिलीमध्ये खूप गोष्टी शेअरिंग होतं एकमेकांवरती डिपेंडेबिलिटी राहते आणि मानसिकदृष्ट्या माणूस खूप असं आनंदी राहू आणि जगू शकतो पर सुंदर मॅसेज तुमचा जे एक्सपिरियन्स आहे आणि जॉईंट फॅमिली ऐकूनही आनंद वाटतो आजच्या काळात हे जसं आपण मोठे होत गेलो म्हणजे साधना बरोबर साधन आपल्यामध्ये आले आणि लोकांना आपण दूर केले असं सिच्युएशन आहे तर अशावेळी आपण एकत्र राहणं हा ही एक भाग्याच्या निशानी आहे आणि एकत्र राहिलं तर डिपेंडन्सी असते आणि कॉन्फिडन्स वाढते आणि एकमेकांची आपण अपन आपले मनाचे भाव व्यक्त करू शकतो आणि एकदा न्युक्लिअर फॅमिली चालली एक, एक वेगळं आपण राहायला गेलो एम्युनिटीज आपल्याकडे भरपूर असतात पैसे भरपूर असतात गाडी फिरायला असतो परंतु जे भाव व्यक्त करायची जी संधी आहे ती आपण गमावतो आणि त्याच्या किती पैसे दिले तरी ते कुठून आपल्याला मिळत नाही थोडक्यात जसं माणसाची प्रगती होत गेली तर त्या प्रगती माणूस एकटा होत गेला <laughs> त्याची व्यक्त व्हायची कॅपॅसिटी माणसाची क्षमता कमी होत चालली आहे का तो एकटा होत चालला आहे माणसाच्या लाखो वर्षाच्या इतिहासामध्ये माणूस हा सामाजिक प्राणी आहे की जो एका मान माकडापासून डेव्हलप झाला तर ते एका ग्रुपमध्ये राहायचे आणि त्या जेवढा मोठा ग्रुप असेल तेवढं त्यांचं त्यांची कॅलिबर स्ट्रेंथ त्यांची आनंद व्यक्त करणे आयुष्य एन्जॉय करणे ह्या गोष्टी पूर्वीच्या हा पिढीने अनुभवली आपल्या की ज्या आता माणसाची जी होमोसेपियन्स जी जमत आता पृथ्वीवरती शिल्लक आहे ही मात्र बुद्धीचा जास्त वापर करून विज्ञान आणि औद्योगिक क्रांती केल्यामुळं खूप प्रगत झाली पण ती एकाकी पडत गेली एकाकी पडत गेली आणि आनंद जी आपण पहिले अनुभवायचं ते मला वाटतं नाहीच आहे आनंद आहे पण तो शोधतोय माणूस शोधतोय हा शोत तो म्हणजे त्याला सापडत नाही त्याला वाटत वस्तू मध्ये सापडेल कशात तरी सापडेल पण तो विसरून गेला आनंद कशामध्ये आहे हो डॉक्टर साहेब फारच सुंदर गप्पा झाले आपले आणि मी एक विचारायचे म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं काय आला कारण काय बघितलं तर बरेच क्षेत्र आहेत इंजिनिअरिंग फील्ड आहे ऍडव्होकेट फील्ड आहे बरेच काही ऑप्शन्स आहेत परंतु तुम्हाला या मेडिकल फील्डमध्ये आणण्यासाठी किंवा येण्यासाठी काय प्रयोजन झाले किंवा काय स्टोरी असेल तर नक्कीच सांगा आमच्या आम म्हणजे माझ्या जनरेशनमध्ये जे आम्ही साधारणतः नव्वदच्या किंवा चौऱ्याण्णवच्या दरम्यान जे बारावी झालो पास त्या जनरेशनमध्ये आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये थोडा फरक आहे तर पूर्वीच्या जनरेशनला आमच्या जनरेशनला शक्यतो खूप कमी लोक असतील की ज्यांचे आईवडील हायली एज्युकेटेड होते मुलांना खूप अभ्यासाचं बर्डन देत होते तर आमच्यास कमी होतं मग आमच्या जास्त काय असायचं की तुम्ही अभ्यास करताय पण त्या जोडीला तुम्ही आम्ही आनंद घ्यायचो खूप खेळायचो उड्या मारायचो मैदानी खेळ खूप खेळायचो मग असं खूप मोठं मोठं नव्हतं आयुष्यामध्ये की तुम्ही ह्याच क्षेत्रात जायला पाहिजे जा, त्याच क्षेत्रात जायला पाहिजे की जे आपण आता सध्याचे जनरेशन आईवडील सध्याच्या जनरेशनला सांगते की बाबा लहानपणापासूनच तू डॉक्टर होशील का इंजिनियर होशील का तुला काय करायचं आहे म्हणजे लहानपणापासूनच पालक मुलांच्या पाठीमागे लागलेले असतात तर सुदैवाने आमच्या वेळेस ते नव्हतं आम्ही खूप दहावीपर्यंत खूप उड्या मारल्या आनंद घेतला अभ्यासही केला आणि योगायोगाने चांगले मार्क्सही पडायचे पण असं ठरवलं नव्हतं मेडिकललाच जायचं म्हणून <laughs> म्हणजे आयुष्य समोर होतं ते जगत होतो आणि जगता जे समोर आलो त्यामध्ये चांगलं काहीतरी करता येईल मग बारावीत थोडे चांगले मार्क्स पडले सायन्स आवडीचा विषय होता मेडिकलला ॲडमिशनही मिळालं आणि मग मिळालं त्यानंतर मात्र मग खूप अभ्यास केला की म्हणजे मेडिकलला मिळवं म्हणून अभ्यास कधीच केला नाही जी ही गंमत होती आयुष्याची की म्हणजे नाहीतर आता असं झालं की लहानपणापासून जन्मल्यापासून की तुला हे करायचं म्हणून माणूस धडपडतो आणि ज्यावेळेस करायची वेळ येते त्यावेळेस ते एकतर मिळत नाही किंवा ती ताकदही उरत नाही मां आमचे नशीब आणि आम्हाला ती धडपड नाही करावी लागली आम्ही आयुष्य जगलो उड्या मारल्या खेळलो आणि ॲडमिशन मिळाल्यावर मात्र खूप अभ्यास केला <laughs> मग मी सगळ्या माझ्या पेशंटलाही सांगतो गमतीने मी अभ्यास केला नाही म्हणून डॉक्टर झाले <laughs> <laughs> आणि डॉक्टर डॉक्टरीला ॲडमिशन घेतल्यानंतर खूप चांगला अभ्यास केल्यामुळे सक्सेसफुल डॉक्टर झालं <laughs> ठीक आहे एका म्हणजे अभ्यास करताना असं म्हणजे मेडिकल फील्डमध्ये म्हणतात की बहुत सारी चिजे याद राखणी पडती आहे खूप काही अभ्यास करायला लागतो म्हणजे डॉक्टर्स जे झालेले आहेत पूर्वी त्यांची काही स्टोरीज आपण ऐकतो तर त्यामध्ये कुणाच्या एक स्टोरी तुम्हाला असं वाटलं की हे प्रेरणादायी होतं असं आमच्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मग तुम्हाला असं वेड पूर्व अर्ध ह्या प्रश्नाचा सांगण्यासाठी मी असं थोडंसं सांगतो तुम्ही कोणत्याही क्षेत्रात चांगलं काम करू शकता फक्त पहिली गोष्ट तुम्हाला ते बाय हार्ट यायला पाहिजे मनापासून तुम्ही मनापासून हंड्रेड पर्सेंट इन्व्हॉल्व पाहिजे त्यामध्ये मग तुम्ही कोणती पण गोष्ट आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात चांगलं काम करू शकता डॉक्टर हा मग त्याचे पुढे मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट ही झाली तुम्हाला आवड पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला गुरु चांगले मिळाले पाहिजे मग आमच्या क्षेत्रातही गुरु असतात तुम्हाला जर चांगला गुरु सापडला किंवा तुमची इच्छा असेल तर चांगले गुरु तुमच्या आयुष्यात येणार ज्याला चांगलं काम करायचं त्याच्या आयुष्यात गुरु येतातच आणि माझ्या आयुष्यातही खूप छान गुरु आले तर माझे पहिले गुरु लहानपणापासून माझ्या आयुष्यात खूप गुरु आहेत बालवाडीपासून आमच्या बाईंपासून पण मेडिकलचे विचारलं म्हणून मी पहिला उल्लेख करेल आमचे डॉक्टर खताळ पाटील हे संगमनेरचे पिडियाट्रिशियन आहेत हे माझे पहिले गुरु आमच्या क्षेत्रामध्ये की ज्यांनी खूप भरभरून आणि मनापासून शिकवलं एक खूप मोठा मोठी व्यक्ती कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा हा पण ॲज ए डॉक्टर म्हणून आयडियल डॉक्टर मी आयुष्यात अशी व्यक्ती पाहिलेली नाही की जे डॉक्टर म्हणून जगतात आणि मग तसं समोरच्याला ट्रीटही करतात त्यांचे त्यांच्यावरती बोलायचं झालं मी दिवसभर बोलू शकतो म्हणजे गुरुविषयी किती बोलू शकतो तर मी दिवसभर बोलू शकतो दिवस सरांविषयी सर खूप आयडियल प्रॅक्टिस करतात थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल तर फक्त पॅरासिटेमॉलची गोळी देतील आणि आराम करायला सांगतील जास्त औषधं लिहून देणार नाही तुम्हाला तुमच्या बेसिक लाईफस्टाईलवरती खूप सल्ला देतील आणि तुम्हाला त्यात कसं घडवता येईल कुटुंब त्याला खूप मार्गदर्शन कर अशी सरांची खूप असंख्य उदाहरणं आहेत दुसऱ्या एका गुरूंचा एक उल्लेख करतो राहू नये म्हणून डॉक्टर श्याम संगुराम हे माझे दुसरे गुरु की ज्यांनी खूप मनापासून मला शिकवलं आणि खूप घरच्यासारखं वागवलं घरच्या व्यक्तीसारखं स्थान दिलं फारच सुंदर अनुभव तुम्ही व्यक्त केला गुरूंबद्दल आणि कुठेही आपण शिकत असताना आपल्याला मार्गदर्शन व्यवस्थित मिळत गेलं तर आपण फास्ट गतींनी प्रगती करतो हे डॉक्टर प्रदीप तावरे यांच्या एक्सपिरियन्स आपण ऐकून पुढे जाऊ शकतो आणि त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये हे गुरु त्यांना भेटले ते चांगले भेटले आणि त्यांनी शिकलं हे खूप आणि मेहनतही खूप केलं आणि एक नवल म्हणजे काय ॲडमिशन भेटल्यानंतर ते अभ्यास केले हे मला ऐकून फारच आनंद वाटतं <laughs> तर आता घेऊया छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर परत डॉक्टर्स प्रदीप तवरे बोलू अपन ऐकता है थ्री डी पुने आवाज 107.8 नॉट आनंदी रहा आनंद लुटा जीवन गाने जीवन गाने नंतर ब्रेकन सर्वांचा सर्वान एकदा स्वागत है एक मुलाकात कार्यक्रम मदे आज के खास पाने डॉक्टर प्रदीप टावरे आमबर है और तुम्हें आवाज ऐकता तुम्हें एक एक्सपीरियन्स ऐसी तुम्हारा वाटत कि इतना कहीं तरी अपने शिका मिले अल तो ता नक्की लिखुन देवा तुम्हें पाऊल ठेवत ठेवत पुढेही जा तुम्ही सक्सेस प्राप्त करा अशी माझी शुभेच्छा आहे आणि आता डॉक्टर साहेबांना विचारायचं म्हणजे काय कुठल्याही आपण पेशेमध्ये जेव्हा येतो ॲज अ बिझनेस करायला लागतो डॉक्टर आपला अभ्यास झाल्यानंतर आपण मग विचार करतो की काहीतरी करायचं तर तुम्ही ज्या डिस्पेन्सरी वगैरे जे पण हॉस्पिटलायझेशन या क्षेत्रामध्ये आले तेव्हा सुरुवातीला काही तुम्हाला स्ट्रगल फेस करावं लागेल मग आमचं खरं मेडिकल फील्डमध्ये स्ट्रगल सुरू होतो फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यापासूनच पण अकॅडमिकली आम्ही खूप चांगला अभ्यास केला त्यातून खूप चांगले आउटपुट मिळाले म अॅकॅडमिक कम्प्लीट झाल्यानंतर खरी स्ट्रगल सुरू होतो तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोच घ्या करायचा असतो प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं असतं मग मी सलग दोन वर्ष इंटर्नशिप केल्यानंतरही मी दोन वर्ष काम केलं मी चोवीस तास प्रत्येक ब्रांचमध्ये काम करायचो काही ठिकाणी मी असं राहिलेलो आहे मग खास उल्लेख करायचं झालं तर की हॉस्पिटलला झोपायला जागा नसायची आमचे आम गुरु ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर नागरे म्हणून आहेत संगनेरला तर सरांच्या एक्झामिनेशन टेबलवरतीच झोपायचो मी <laughs> आणि हॉस्पिटल फुल असायचं जागा नसायची रूम नसायची आंघोळ एक्स एक रे रूममध्ये करायचं <laughs> बऱ्याचदा रात्री लेट व्हायचं तर सर अर्ली मॉर्निंग सकाळी येऊन उठवायची अरे सकाळी मग पड्डीशी उठून आवरायचं आणि मग पूर्ण दिवस परत नॉनस्टॉप काम करायचं तर असं खूप ठिकाणी काम केलं खूप आनंद घेत काम केलं त्यामुळं खूप चांगला अनुभव आल्यामुळे सध्या आयुष्य खूप चांगलं चालू आणि त्याचं पेशंटला मला बेनिफिट देता येतो <laughs> बरोबर फार सुंदर एक्सपिरियन्स तुम्ही शाळेत आलेत आणि जीवनामध्ये स्ट्रगल असना हा गरजेचा असतो आणि स्ट्रगल नसला का आपला जीवनाची जी धैर्य आहे किंवा आपण जे घडवायचं आहे ते घडू शकत नाही आणि आता एकदम सिंपल सिंपल तुम्हाला सगळे काय तुम्ही जसं कल्पना केली तसं तुम्हाला मिळत गेलात तर तुमच्या स्ट्रेंथ कुठेही दिसत नाही स्ट्रगलच्या बाबतीत आणखीन एक सांगेल मी खूप एक्सपिरियन्स घेतल्यानंतर प्रॅक्टिस सुरू करायचा विचार केला म्हटलं नाही आता आपल्याला परिपूर्ण ज्ञान आलं आहे असं वाटतंय की मग आपण आता दवाखाना सुरू करायला हरकत नाही मी घाई नाही केली प्रॅक्टिस सुरू करताना मग आमचे वडील फार हुशार आहेत मी त्यांना कायमच माझ्या आई वडिलांना त्यांचा आभारी राहील आणि त्यांना कायमच माझा दंडवत असेल कारण आमच्या आई वडिलांनी खूप चांगले मेसेज आणि चांगल्या गोष्टी करून घेतल्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आमच्या वडिलांनी मला प्रॅक्ट मी ज्यावेळेस पासआउट झालो आणि ज्यावेळेस म्हटलं प्रॅक्टिस सुरू करतो त्यावेळेस वडिलांनी सांगितलं तुला मी आता शेवटचे पैसे देऊ शकतो इथून पुढे परत पैसे देऊ नाही शकणार आणि मला दवाखाना सुरू करण्यासाठी त्यांनी दोन हजार दोन साली पंचाहत्तर हजार रुपये दिले आणि <laughs> ते म्हटलं ह्यानंतर मात्र तू तु, तुला मी पैसे देऊ शकणार नाही मला त्यावेळेस सांगवीमध्ये मला भाडं परवडत नव्हतं मी खूप ठिकाणी स्पॉट बघितला तर सांगवीच भाडं असल्यामुळं मी बऱ्याच ठिकाणी सर्वे करून राहटणीमध्ये एका ठिकाणी मला मग मा त्याची खूप मोठी स्टोरी आहे पण मी राहटणीत मला एका ठिकाणी जागा मिळाली मग तिथे दीड हजार रुपये भाडं होतं मी म्हटलं हे परवडतं आहे आपल्याला दीड मग तिथे पंच्याहत्तर रुपये दिल्यानंतर मी पहिला महिना माझा कंप्लीट झाला आणि मला त्यावेळेस काही दोन अडीच रुपये मिळाले असतील पण मला ते मेंटेनन्सून ते जाऊन भाडं द्यायला पुरत नव्हते मग मी वडिलांना म्हटलं पैसे कमी पडते वडील म्हटले नाही तू मला मी आता पैसे देऊ शकत नाही तुला तू तुझं भागवायचं मग मी मित्राकडनं पहिल्या महिन्याचं काही पैसे घेतले आणि ते दिले भाड्यासाठी मग मा दुसऱ्या महिन्यात मात्र मी खूप चिकाटीने जिद्दीनी बसून पहिल्या महिन्याचं भाडं मला दुसऱ्या महिन्यामध्ये निघाल <laughs> आणखी सहा महिन्यांनी असा अनुभव होता मी माझ्या वडिलांची सेकंड हँड गाडी वापरायचो के फोर म्हणून काइनेटिक्स मॉडेल होता तर एक दिवशी मी प्रॅक्टिसमध्ये एक गोष्ट पाळली की मी वेळेच्या आधी यायचो काय म्हणजे मी साडेनऊ वेळ दिली तर साडेनऊच्या आधी यायला पाहिजे जर मी लेट झालो तर दवाखान्याला जाणार नाही कधी गेलो नाही असं झालं नाही सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या मी तीनशे दिवस पूर्ण एकही सुट्टीनं घेतं पहिलं वर्ष केलं पण त्यामध्ये सहा महिन्यामध्ये एकदा माझी गाडी पंक्चर झाली मग आमच्या वडिलांची हिरो होंडा नवीन घेतलेली घरी असायची आणि ते स्वतः सायकलवरती जाऊन मग तिथनं ट्रेननी ऑफिसला जायचे तर मी वडिलांना म्हटलं गाडी पंक्चर झाली आहे मला हिरोहोंडा द्या तर वडील मला म्हटले तू असं समज तुझ्याकडे एकच गाडी <laughs> तू पंक्चर काढ आणि अर्ध तास जा आणि तीच गाडी व्यवस्थित ठेवत जास्ती मला खूप राग आला वडिलांचं म्हटलं अरे काय समजत नाही वडील असून मला गाडी देत नाही म्हटलं नाही खूप मी रागारागात गाडी काढली ढकलत नेलो घा उन्हात घामाघूम झालो पंक्चर काढून पेशंट खूप बसलेले होते मग नंतर घरी गेल्यावर शांत डोक्याने विचारलं म्हटलं नाही वडील त्यांच्या जागेवर बरोबर आहे मग ह्याच्या पुढची गोष्ट म्हणजे मी सहा महिन्यात पैसे गोळा केले गाडी घेता आणि त्यावेळेस नवीन पल्सर आली होती तर आमच्या वडिलांना म्हटलं मी आता नवीन पल्सर घेतोय तुमची गाडी आता राहू दे मला स्पेयरला एखादी तो ते म्हटले काय तू वेळ आहेस कशासाठी नवीन पल्सर पाहिजे माझ्याकडे घरी गाडी आहे आपल्या नवीन ती वापरत जा आमचे वडलाना नमस्कारच केला नाही म्हणजे अशा ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत की मुलांना प्रत्येक गोष्ट आपण सहजासहजी उपलब्ध करून देतो त्यांना स्वावलंबी बनवत नाहीत तर हे ह्या आमच्या माझ्या आईनी माझ्या वडिलांनी मोठ्या बंधूंनी हे आम्हाला असं शिकवलं आणि त्यातून न कळत आम्ही घडलो आणि त्यातून आयुष्य कसं जगायचं हे समजलं बरंच <laughs> <पर> सुंदर एक्सपिरियन्स <laughs> तुमचा धन्यवाद आणि पुढे एक विचारायचं म्हणजे काय जसं आपल्या जीवनामध्ये शिकत जातो आपण जसं तुम्ही आई रोज शिकत असतो आपण रोज शिकत असतोच आणि एक जिज्ञासा ठेवली की मला शिकायचं हे शेवटपर्यंत आपल्या मनात असलं तर आपण रोजच काही ना काही नवीन गोष्टी शिकतो आणि लर्निंग हा प्रोसेस आहे एक तुम्हाला मेंटली पीस देत कुठेतरी तुम्ही आपला इगो आर्ट होत नाही आणि तुम्ही एक प्रेमल व्यक्तीसारखा एक लहान मुलगासारखा तुम्ही आपलं जीवन चालवत असतात आणि असं म्हणतात स्टुडंट लाईफ इज बेस्ट लाईफ यावरती मनोस्थिती आपला हमेशा कंटिन्यू पाहिजे यावरती आणखीन एक मी तुम्हाला सांगेन पूर्वी आपल्याकडे मराठी म्हणायचे असे की साठी म्हणजे बुद्धीनाटी <laughs> म्हणजे तुम्ही साठ वर्षाचे झाले की तुमची बुद्धी कमी काम करायला लागते पण शास्त्राने हे प्रूव्ह केलंय की तुम्ही, के तुम्ही जोपर्यंत शिकत राहता जो शिकताल नवीन गोष्ट आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून वागताल तोपर्यंत तुम्ही कधीच वयस्कर होणार नाही तुम्ही म्हातारे होणार नाही त्यामुळे तुम्ही कायम शिकत राहावं असं मी सर्वांना सल्ला देऊ <laughs> सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केला आ शेवटला एक मैसेज आपका होता है कि तुम्हें ऐज अ डॉक्टर तुम्हें इत रहाटनी भरपूर दिवस जाने प्रैक्टिस करता तर एक विचार प्रत्येक एरिया जो है आजारण वेगर हा राटनी क्षेत्र में जेबा प्रैक्टिस करता वेगवे लोग जास्त मी ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली राहटणीमध्ये त्यावेळेस राहटणी मिडल क्लास लोअर मिडल क्लास असा क्लास रहटणीमध्ये होता आणि आणखीन एक गोष्ट की पिंपरी चिंचवड डेव्हलप होत होतं आय सेक्टर आले नव्हते त्यामुळं टिपिकल औद्योगिक वर्ग होता औद्योगिक वर्गामध्ये थोडंसं सोशल इकॉनॉमिकल क्लास पोअर क्लास असल्यामुळे न्यूट्रिशनल डिसिजेस जास्त मालन्यूट्रिशनल म्हणजे आहाराच्या कमतरतेमुळं प्रतिकारशक्ती कमी पडणे आणि त्याच्याशी संबंधित आजार खूप असतात मग हळूहळू राहटणीची प्रगती होत गेली मग मिडल क्लास फॅमिलीज फार आल्या त्यांना मिडल क्लास फॅमिलीजमध्ये सिजनल डिसिजेस असतात मालन्युट्रिशनशी रिलेटेड बाकीचे आजार कमी दिसतात पोअर क्लासमध्ये ऍडिक्शन ही एक मोठी समस्या असते त्यानंतर आता हायर क्लास सध्या राहटणीमध्ये हायर क्लासही आहे व चिंचवडची प्रगती झाल्यामुळे आर्थिक सुबत्ता आल्यामुळे तसा वर्ग आता बरे प्रमाणात वाढला आहे पण त्यामध्ये आर्थिक सुबत्ता ज्यांची आहे त्यांना कामाची ताणतणं टार्गेट्स ता त्यामुळं स्ट्रेसफुल्स कंडिशन्स त्यामुळं मेटाबॉलिक डिसऑर्डर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असे प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळते तर राहटणीमध्ये त्या तिन्ही प्रकारचे लोक आहेत तर ते तिन्ही प्रकारचे गोष्टी पाहायला मिळतात मुख्यतः जसं सीजनल आजार असतात त्याच्यामध्ये काय डिफरन्सिएशन करता येईल का उन्हाळ्यामध्ये वेगळे आजार असतात हिवाळ्यात वेगळे असतात पॅटर्न तुम्ही जे सिनियर अनुभवी आपण असं नेहमी म्हणतो की हे अनुभवी डॉक्टर आहेत नाही का आमचे डॉक्टर अनुभवी आहेत अनुभवी म्हणजे काय त्यांनी प्रत्येक सीझन खूप वेळा पाहिलेला असतो मग आता उन्हाळ्यात मला माहिती असतं की आता ऊन वाढणार आहे तर मग आता गोवर येईल गालफुग येईल कांजण्या येतील त्यानंतर तुम्हाला हरपीत झोस्टर येईल असे म्हणजे उन्हाळ्याशी संबंधित आजार येणारे त्या आधी आम्हाला माहिती तुम्हार असतात आणि त्यात जर काही वेगळं आलं तर आम्हाला आधी समजतं की अरे ह्यावेळेस वेगळं थोडं पॅटर्न आहे हा व्हायरसचा पॅटर्न वेगळा आहे म्हणजे असं प्रत्येक सीजन नुसार अनुभवी डॉक्टरांना किंवा ज्यांचा खरंच चांगला अभ्यास आहे ज्यांची निरीक्षणं चांगली त्या प्रत्येक डॉक्टरला त्यातलं तुम्हाला आधीच आदी थोडस समजून येतं की ह्या सीझनला हे आजार असणार आणि ही काळजी घ्यायला पाहिजे पेशंटला तसं मार्गदर्शन करता येतं एक विचारायचं म्हणजे आता शेवटचा प्रश्न असा की ॲज ए प्रोफेशन तुम्ही या फील्डमध्ये भरपूर दिवस आपला जे एक्सपिरियन्स आहे ते करता आणि या राहणी क्षेत्रामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहण्याकरता एक आजारी आजार न येवा <laughs> खरी गोष्ट त्याच्यासाठी काय टिप्स तुम्ही देऊ शकता खूप छान प्रश्न आहे हा <laughs> <laughs> <laughs> मला विचारलेला तुम्ही सर्वच छान प्रश्न मला असं नेहमी वाटतं की आपल्याकडे जी व्यक्ती येते आजारी पडून ती आजारीच पडली नाही पाहिजे आणि मी एवढे वर्ष त्यावरतीच काम केलंय की पेशंटच्या आजारावरती काम करायचं नाही पेशंट आजारी नाही पडला पाहिजे ह्यासाठी काय करते येईल आणि त्यामुळं ह्या माझ्या स्वभावामुळं खूप राहणीतल्या सर्व माझ्या पेशंटनी म्हणेल किंवा माझे जे कुटुंब माझ्याशी जोडले गेले त्यांनी खूप प्रेम दिलं मला आणि त्यांच्यामुळंच मी मोठा होऊ शकलो ह्याला मी तीन चार पॉईंट्समध्ये डिव्हाइड करू शकेन की पहिली गोष्ट म्हणजे सध्याची जी आपला जो समाज आहे तो दो द्वंद्वामध्ये आहे म्हणजे युद्धामध्ये स्वतःच्याच पूर्वी माणूस एकमेकांशी युद्ध करायचा आता सध्याची जी पिढी आहे ती स्वतःबरोबरच युद्ध करते त्यांची मनस्थिती द्विधा त्रिधा असे वेगवेगळे वेग वे विचार मी हे करू का ते करू मी काय करायला पाहिजे मी कसं जगलं पाहिजे मी काय खायला पाहिजे मी कधी झोपलो असं खूप त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे तर ही द्विधा मनस्थिती त्यांनी त्याच्यावरती नियंत्रण आणून त्यांनी एकनिर्णयता येऊन आयुष्य कसं जगलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे पहिली गोष्ट हा मग ह्या ह्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या कामामध्ये द्विधास्थिती असेल तर तुमचे कोण गुरु असतील कामातले व्यवसा तुमच्या जर कुटुंबामध्ये जर काही द्विधास्थिती असेल तर तुमचे गुरुजन जे असतील त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे काही स्वास्थ्याबाबतीत असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरकडनं योग्य मार्गदर्शन घ्यायला पाहिजे पहिल्यांदा तुमची द्विधातिधा दुदा मनस्थिती तुम्ही थांबवली पाहिजे हा खूप महत्त्वाचा विचार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट माझा अशी सांगूशी वाटते सर्वांना की आपल्या समाजामध्ये असा ग्रह झाला की मी पैसे दिले की मला डॉक्टर बरा करेन <laughs> आता पैसे संपन्नता आल्यामुळं चला मी आज ह्या डॉक्टरकडं उद्या त्या डॉक्टरकडं तर ह्यानी कोणतीही व्यक्ती बरी होऊ शकत नाही सिजनल जे आजार आले ते बरं करायला मदत करतील पण तुम्हाला खरंच जर बरं व्हायचं असेल तर तुम्हाला एकत्व आणून तुमचं स्वतःलाच तुम्हाला करेक्ट करून काही गोष्टींच्या स्वतः अंमलबजावणी करून तुम्ही बरं होणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही स्वतःच करू शकता हा एक दुसरा मेसेज आहे <laughs> <laughs> तिसरी गोष्ट की संपन्नितमुळे माणूस धावतोय की मला हे करायचंय मला त्यात सुख मिळेल ह्यात आनंद मिळेल तर खरा आनंद कशात आहे किंवा माझा स्वभाव काय आहे किंवा मी कसं जगलं पाहिजे मला काय आनंद कशात आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे मग तो मानसिक भाव असेल तो प्रत्येकाने ओळखावं की हो मला फिजिकली खूप काही केल्यानंतर साहसी काही केल्यानंतर किंवा मला सुंदर एखादी काहीतरी गोष्ट केल्यानंतर किंवा मला नैसर्गिकरित्या निसर्गात गेल्यानंतर कशाने बरं वाटतं हा आपला स्वभाव पहिल्यांदा तुम्ही ओळखलं पाहिजे त्यानंतर तुमच्या शरीराचा स्वभाव काय तुमच्या शरीराला काय का गरजेचं आहे हे आयुर्वेदात खूप छान सांगितले की तुम्हाला आहार निद्रा ब्रह्मचर्य ह्या तीन गोष्टी एका बाजूला तुमचं बाकीचं ज्या काय भौतिक गोष्टी आहेत त्या एका बाजूला एका पारड्यामध्ये घेतल्या तर ह्या तीन गोष्टींसाठी आयुष्य जगलं तर बाकी काही करावं लागत नाही मग तुम्ही आहार विहार निद्रा ह्या तिघांसाठी आयुष्य जगलं पाहिजे योग्य आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात घ्यायला पाहिजे सर्व मी नेहमी पेशंटला सांगतो की सगळे आजर माणसाला कमी खाणे जास्त खाणे चुकीचं खाणे कमी चुकीच्या वेळी खाणे ह्यामुळं होत असतात दुसरी गोष्ट विहार म्हणजे काय दिनचर्या ऋतुचार्या म्हणजे तुम्ही कधी उठलं पाहिजे कधी झोपलं पाहिजे किती वेळ काम केलं पाहिजे हाथ स गोषी एक तुम्हारा एकत्वे थोड़क एक गरज है निद्रा मगपल पाजे क्या एक गरजे चाहिए मुद्दा है चौथी गोष्ट जो तुम चुनेरी आवाज है ते वृदवाक्य है सर्वत महत्व है कि तुम्हारे आत्म्या तुम्हारे समाजा सा तुम्हारे देशा सा तुम्हारे कुटुबा सर्वी खुश राहो खुशिया बाटो म्हणजे तुम्ही जेवढा आनंदी राहताल आणि जेवढा आनंद दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करता <laughs> तर तुम्हाला मला वाटत नाही की डॉक्टरची गरज पडेल आणि कोणाची गरज पडेल फारच <laughs> सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलात आणि फारच सुंदर मॅसेज एक म्हणजे गुरु आपल्याला भेटली आजार न पडण्याची तर तुम्हें चार्च ग जो डॉक्टर संगित एक तो आहार विहार तुम्हारा चा चांगा कुछ क्लास मध्य जीवन जगत अलग आहार जो है फार सुंदर पाजेन तुम्हें जे है जोपने की वेल जी है निद्रा अवस्था तो एक ठराविक वेपर्यत अवश्य निद्रा घया पाजे कारण का कमी जोपल तो दुसरे दिवसी स्ट्रेस रहना कि तान तनाव राहना डोक स्ट्रेस तुम्हें जोप व्यवस्थित आरोग्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये तुम्ही एकदा विचार मंथन करून तुम्ही लिहून घ्या की मला काय नक्की करायचं आहे आणि एकदा तुम्ही आपला जीवनशैली जीवन, जीवन लाईफस्टाईल ज्याला म्हणतात ते तुम्ही व्यवस्थित करून घेतला आणि सगळ्यांना जे शेवटी एक मूल मंत्र त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी खुश राहो खुशिया वाटो आणि स्वतः आनंदित राहिलं तरच आनंद दुसऱ्यांना देता येईल म्हणून तुम्ही स्वतःवर काम पहिले करा की मी कशा आनंदित राहू शकतो याच्यावर तुम्ही स्वतः मार्गदर्शन स्वतःला केलं मे वो तुम्ही तुम्हें फैमिली बरब कनेक्टेड रहना चांगा ही तुम्हाला आनंद मिले दुसर ही आनंद देता है या कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रदीप तावरेसर येऊन आपले महत्वाच्या जे मुद्दे आहेत आणि एक्सपिरियन्स आहेत त्यांनी शेअर केला आणि आशा व्यक्त करतो की तुम्हाला नक्कीच कुठेतरी त्यांचे जे शब्द आहेत आकर्षित केला असेल ते लिहून ठेवा आणि त्याच्यावर एकदा स्वतः मंथन करा आणि त्याच्यावर अप्लाय करा आपल्या जीवनामध्ये कुठे ते अप्लाय करता येईल ते तुम्ही नक्कीच अप्लाय करा आणि स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा अशी शुभेच्छा आणि डॉक्टर साहेबांना एकदा परत खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद तो श्रोता आज एपिशोड मध्य बस एव पर भेटू पुढ़ोड मध्य तो तुम्हें ऐकत रहा रेडियो पुनेरी आवाज 107.8 नॉट सेवन पॉइंट एट एफम, रहा आनंद कैसी है बहेली हा कभी तो हसा कभी ये रुलाए जिंदगी कैसी है बहेली हा तो हसा कभी गेधा भी देखो मन नहीं जागे पीछे पीछे सपनों के भागे तो भी देखो मन नहीं जागे पीछे पिछे, पिछे, पिछे सपनों के भागे एक दिन सपनों पर चला जाए सपनों से आगे कहां कैसी है ब बहरी कभी तो हसा कभी ये गुलाय सजाये यहां मेले सुख दुख संग संग सजाए यहां मेले सुख दुख संग संग वही चुन करू चल जाए अकेले कहां कैसी है ब कभी तो हसा कभी ये रुला